तेवी अध्याय, प्रमेय अंतर्गत नामतत्वाचा विचार बिल्व पुष्कर्णी एक खूपच रमणीय गाव आहे त्याच्या उत्तरेस आणि पश्चिमेस दोन्ही देशांना भगवती भागीरथी प्रवाहित होते गावाच्या एका कोपऱ्यात बेलाच्या वृक्षांनी वेढलेले एक अत्यंत रम्य सरोवर आहे ज्याच्या तीरावर बिल्व महादेवाचे मंदिर आहे या मंदिरापासून थोड्याच अंतरावर भवतारण विराजमान आहे बिलव पुष्कर्णी आणि ब्राह्मण पुष्कर्णीच्या मध्ये सिमुलिया नामक गाव आहे ही सर्व गावे श्री नवदीप नगराच्या अंतर्गत आहेत बिल्व पुष्कर्णी गावाच्या मधोमध एक मोठा रस्ता जातो या मोठ्या रस्त्याच्या वरच वर, वर उत्तरेकडे ब्रजनाथाचे घर आहे विजयकुमार आपल्या बहिणीस येथे निरोप देऊन काही दूर गेल्यानंतर रस्त्यात त्यांनी विचार केला की श्री नामतवास श्री बाबाजींकडून जाणून घेतल्यानंतरच घरी परतणे योग्य ठरेल असा विचार करून ते बिल्व पुष्कर्णीच परतले आणि बहिणीला म्हणाले मी येथे आणखीन एक दोन दिवस थांबून मग परतीन मामा परतल्याने ब्रजनाथास खूप आनंद झाला दोघेही चंडी मंडपात बसून दशमूल शिक्षेसंबंधी वार्तालाप करू लागले आत्तापर्यंत सूर्यदेव अस्ताचली जाण्याच्या तयारीत होते पक्षीसमूह आपापल्या घरट्यांकडे तीव्र गतीने उडत चालले होते पशूंचे समूह भराभरा पावले टाकीत आपापल्या घरांकडे परतत होते त्याचवेळी श्री रामानुज संप्रदायाचे श्री रामानुज संप्रदायाचे दोन वैष्णव संत ते पोहचले आणि त्यांनी ब्रजनाथाच्या घरासमोरच एका फणसाच्या झाडाखाली आपले आसन जमविले इकडून तिकडून काही लाकडे गोळा करून त्यांनी धुळी पेटवली त्यांच्या ललाटावर श्री संप्रदायाचा तिलक सुशोभित होत होता मुखमंडलावर अद्भुत शांती विराजमान होती ब्रजनाथाची आई अतिथींचा मोठा सत्कार करीत असे अतिथी भुकेले असतील असा विचार करून त्यांना घरून नाना प्रकारच्या भोज्यसामग्री आणून दोघांसमोर उपस्थित करून त्यापासून भोजन बनवायचा अनुरोध केला ते संतुष्ट होऊन पोळ्या बनवू लागले ब्रजनाथ आणि विजयकुमार दोघेही वैष्णवांची शांत प्रशांत मुखमंडले पाहून त्यांच्या गेले ब्रजनाथ आणि विजयकुमारच्या गळ्यात तुळशी माळा आणि शरीरावर द्वादश तिलक पाहून दोघेही वैष्णव संत खूप प्रसन्न झाले आणि आपले घोंगडे जमिनीवर व्यवस्थित पसरवून त्याच्यावर त्यांना मोठ्या सन्मानाने बसविले त्यांचा परिचय प्राप्त करण्याच्या उद्देशाने ब्रजनाथाने विचारले महाराज आपण कुठून आलात दोघांपैकी एका बाबाजींनी उत्तर दिले आम्ही अयोध्येहून आलो आहोत आमची खूप दिवसांची इच्छा होती की श्री चैतन्य महाप्रभूंची लिलाभूमी श्री नवदीप धामाचे दर्शन करावे आज आमचे परम सौभाग्य आहे की आम्ही भगवंताच्या कृपेने श्री नवदीप धामी पोहचलो आहोत आम्ही येथे काही दिवस राहून श्रीमंत महाप्रभूंच्या लिलास्थळांचे दर्शन करू इच्छित आहोत ब्रजनाथ म्हणाले आपण श्री नवदीपातच पोहोचलो पोहोचला आहात आज आपण येथे विश्राम करून श्रीमंत महाप्रभूंचे जन्मस्थान आणि शिवासंगणाचे दर्शन करावे ब्रजनाथाचे बोलणे ऐकून ते दोघेही वैष्णव मोठे आनंदित झाले आणि गीतेच्या या श्लोकास म्हणू लागले यदगतवान निवर्तन ते तद्धाम परमम आज आमचे जीवन धन्य झाले सप्तपुरींमध्ये प्रधान श्री मायातीर्थाचे दर्शन करून आम्ही धन्य झालो तत्पश्चात अर्थपंचकाच्या संबंधी विचारविनिमय झाला दोन्ही रामानुज वैष्णवांनी अर्थपंचकाच्या स्वस्वरूप परस्वरूप उपायस्वरूप पुरुषार्थ स्वरूप आणि विरोधी स्वरूप या पाच विषयांवर विचार प्रस्तुत केले विजयकुमार त्या विचारास ऐकून तत्वयंत्र तत्वत्रय यावर नाना प्रकारे विचार करू लागले काही वेळापर्यंत विचार झाल्यावर विजयकुमार म्हणाले आपल्या संप्रदायात श्री नामतवासंबंधी काय सिद्धांत आहे परंतु या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्या दोन्ही वैष्णवांनी जे काही सांगितले ते ऐकून ब्रजनाथ आणि विजयकुमारास थोडे देखील सुख झाले नाही ब्रजनाथ म्हणाले मामाजी मी फार विचार करून पाहिले की कृष्णनाम ग्रहण करण्याव्यतिरिक्त जीवाच्या कल्याणाचा दुसरा काहीच उपाय नाही आपले प्राणेश्वर श्री गौरांग महाप्रभू शुद्ध कृष्ण नामाचा जगात प्रचार करण्याकरिताच या माया मायातीर्थी अवतीर्ण झाले होते श्री गुरुदेवांनी काल आपल्याला जो उपदेश प्रदान केला होता त्यात त्यांनी सांगितले होते की समस्त प्रकारच्या समस्त प्रकारच्या भक्तीच्या अंगामध्ये श्रीनामच प्रधान आहे त्यांनी हे देखील सांगितले होते की नामतत्वास पृथक रूपात समजून घ्यावे म्हणूनच चला आज नामतत्वास यथायोग्य समजून घेऊया संध्याकाळ झाली होती काहीसा अंधारही झाला हो, आहे श्रीवास अंगणात भगवंताची संध्या आरती झालेली आहे वैष्णवजन बकुळ चौथऱ्यावर बसलेले आहेत वृद्ध रघुनाथासथेच त्यांच्या मध्ये बसून तुळशी संख्यापूर्वक नामजप करीत आहेत त्याचवेळी ब्रजनाथ आणि विजय कुमारने त्यांच्या चरणी साष्टांग प्रणाम केला बाबा बाबाजी महोदय त्यांना आलिंगन देत म्हटले तुम्हा लोकांचे भजन सुख तर वाढत आहे ना विजयकुमार हात जोडून म्हणाले प्रभू आपल्या कृपेमुळे आमचे सर्व प्रकारे कल्याणच होत आहे कृपा करून आज आम्हाला नामतत्वाचा उपदेश प्रदान करावा बाबाजी महाराज मोठे प्रसन्न झाले आणि म्हणाले भगवननाम दोन प्रकारचे असते मुख्य नाम आणि गौणनाम माई गुण अवलंबणपूर्वक जगसृष्टीसंबंधी जी सर्व नावे प्रचलित आहेत ती सर्व गौण अर्थात गुण अर्थात गुणसंबंधी आहेत सृष्टिक विश्वपालक परमात्मा आदी खूप गौण आहेत त्यांच्या अतिरिक्त ब्रह्म आदी नामे देखील गौणनामाच्याच अंतर्गत आहेत या गवणनामांचे फळ अत्यंत अधिक झाल्यावरही त्यांच्याद्वारे चितफळ सहसा उदय होत नाही माई काल आणि देशाच्या अति चित जी नामे नित्यवर्तमान आहेत ती नामसमूहे चिन्मय आणि मुख्य आहेत नारायण वासुदेव जनार्दन ऋषिकेश हरी अच्छुत गोविंद गोपाळ राम आदी मुख्य नामे आहेत ही नामे भगवत धामात, भगवत सोबत, एक होऊन वर्तमान आहेत जड जगात महासौभाग्यशाली पुरुषांच्या जिवेवर ही नामे भक्तीद्वारे आकृष्ट होऊन नृत्य करतात नामासोबत माईक जगाचा काहीच संबंध नसतो नामामध्ये स्वभावत भगवत स्वरूपाच्या सर्व शक्ती विद्यमान असतात म्हणून नाम देखील सर्व शक्ती संपन्न आहे ते माईक जगात अवतीर्ण होऊन ते माईक जगात अवतीर्ण होऊन मायेचा ध्वंसक करण्यास प्रवृत्त होते या माईक संसारात हरिणामाव्यतिरिक्त जीवांचा अन्य कुणीच बंधू नाही बृहत बृहत नारदीय पुराणात हरिणामासच एकमात्र गती सांगितले आहे हरेरना नामे हरेरनामेव नामेव नामे मम जीवन कलो नास्तेव नास्तेव नास्तेव गिरण्यथा नामाची अनंत शक्ती आहेत पातकांचा ध्वंस करण्यासाठी लागणारी अद्भुत शक्ती हरिणामामध्ये आहे हरिणाम क्षणभरात समस्त प्रकारच्या पातकास जाळून टाकते अवशेनापी अन्याम्नी कीर्ती ते सर्व पातके पुमान विमुच्यते सद्य सिंह त्रस्तेर मृगैव रिव नामाश्रित व्यक्तीची सारी दुःखे श्रीनाम दूर श्रीनामाद्वारे दूर होतात नामामुळे सर्व प्रकारचे रोग रोगदेखील दूर होतात आ, आधयो व्याधयो व्याधो यस्त स्मरणानाम तदैव विलयम विलय या तमनंतम्यह हरिणाम करणारा आपल्या कुळास समाजास आणि पृथ्वीस पवित्र करतोय पंक्ती पावण नामपरायण व्यक्तीची सारी दुःखे सारे उपद्रव समस्त प्रकारचे रोग आधी शांत होऊन जातात सर्व रोगोपशनम उपशमनं, सर्व शमनम सर्व उपद्रवनाशनम शातीदम सर्वरिष्ट हरेरणामानुकीतनं नामचरण कारिस कलिचे दोष स्पर्श करीत नाहीत हरे कशव गोविंद वासुदेव जगन्मयीरयी नित्यम नही तान बाधते कलि नामश्रवण करताच नारकीचा उद्धार होऊन जातो यथा यथा हरेर्नाम कीर्तयती स्म नारका तथा तथा हरोर हरोर्भक्ती मद हरोर हरोर्भक्ती द हरोर हरोर्भक्ती मुदवहंतो दिव्ययुह प्रारब्ध कर्म विनिष्ट होऊन जातात ध्ये आतुर पतनस्खलन वा विशेषो विवशो गृहनपुमान विमुक्तकर्मागल उत्तमा गतीनोक्ती यक्षी नरिणा कीर्तनाचा महिमा वेदपटनाहुही अधिक आहे माचो मा जुस्तात मासाम पठकिंचन हरेर नाम गेयम गायस्व गायस्व नितशः हरिणाम सर्वीर्थांपेक्षा श्रेष्ठ आहे तीर्थकोटिसह तीर्थकोटिशता तानी, तानी सर्वाण्यवानोती विष्णुर्नामाणिकीर्तनात हरिणामाचा आभासही समस्त प्रकारच्या सतकर्मापेक्षा अनंतपटीनी अधिक फलदायक आहे गो कोटी ग्रहणे खगस्य प्रयाग गंगो उदकल्पवास यज्ञायुतमेरुसुवर्णदा गोविंद कीर्तन सममशता हरिणाम समस्त प्रकारच्या अर्थात प्रदान करू शकते एक श एत षडवर्गहरण ऋपू निग्रहण परम्यात्मूलमेद् विष्णुर्नामाणुकीर्तनं दानव्रत तपस्तीथ क्षेत्रादिन्च या स्थि शक्त यो देवता शुभ राज अश्वमेधानाम ज्ञान साध्यात्म वस्तुन वस्तुन आकृष्य हरिण सर्वः स्थाता नामसु। हरिनाम हरिण संपूर्ण जगस आनंद प्रदान आहे। है स्थाणिकेश तव प्रकृ प्रकृतिया जगत जगत््रहश्यत नुरज्येच नाम उच्चरणकारा नामो उच्चरणकारी नाम, नाम जगत्पूज्य बणवी ते नारायण जगन्नाथ वासुदेव जनार्दन इरयी निय वंदि नामच अगतींची एकमात्र गती आहे अनन्यगतो मत्या भोगिनी अपी परंतप ज्ञानवैराग्यरहिता ब्रमचर्यादिवर्जिता सर्वर्मो जिदत्ता विष्ण विष्णुनाम मातृकजल्प सुखेन याम गती नम सर् अपिधर्मि हरिणाम सदा सर्वदा आणि सर्व अवस्थांमध्ये केले जाऊ शकते हरिणाम मुक्तीची स्पृहा असणाऱ्यांना मुक्तीची स्पृहा असणाऱ्यांना अनासायच मुक्ती प्रदान करते नारायण अच्युत अनंतम वासुदेवे नरह सतत कीर्तयेदुवि याती मल्लयम सही किंक कर, सांखेण साख्येन किंगेर नरनायक मुक्तीेसिराजेंद्र कुरुगोविंद कीर्तनं हरिनाम जीवा वैकुंठलोकाची प्राप्ती करून देते सर्वत्र कालसु ये पातकं, कुवती कृत्वा नामसीर्तन करणु परमपदं हरिणाम भगवंता प्रसन्न करण्याकरिता सर्वत्तमाह नाम संकीर्तन विष्णु श्रुतशीडितासु करोतो करोती सततम विप्राय प्रीत हज यो यक्ष जह हरिणाम भगवंतास वशीभूत करण्यास समर्थ आहे ऋण मे तम प्रवृद्ध मे हृदयापती योविंदेती चुक्रोश कृष्णा माम दुरवासिन हरिणाम जीवाचा परम पुरुषार्थ आहे इदमेव हि मांगल्य मागल्यमेदेवधनाजनं जीवितसोदरकीर्तनं हरिणा कीर्तन सर्व प्रकारच्या भक्तिसाधनांमध्ये श्रेष्ठ आहे अघच्छती स्त स्मरण विष्णुव ह्यासन साध्यस्पंदनमाण कीर्तनं तू तो वर भक्त्या, यभ्यर्च्य हरीभक्त कृत्ते क्रतुशतेरपी कलं प्राप्न्यविकल कलो गोविंदकीर्तन कृद् यदधायतो विष्णु त्रेतायां यजतो मखे ्वापारे परीचर्यायालो तद्ध तद्धरी कीर्तनात विजय कुमार आता विचार करून पहा हरिणामाचा आभास ही समस्त, समस्त कर्म समस्त सत्कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे कारण सत्कर्म मात्र उपाय उपायस्वरूपच होऊन काम्य फळासून दूर होतात विशेषत सत्कर्म कसेही का नसो ते जडमय असते परंतु हरिणाम चिन्मय आहे म्हणूनच उपायस्वरूप असूनही फळाच्या स्थानी ते स्वयं उपेय फळाच्या स्थानी ते स्वयं उपेय स्वरूप आहे आणखीनही पाहा, भक्तीची जी सर्व अंगे सांगितली आहेत ती सर्व हरिणामाचा आश्रय घेऊन वर्तमान आहेत विजय प्रभो हरिणाम पूर्ण चिन्मय आहे याचा मला योग्य प्रकारे विश्वास पटला आहे तरी देखील नामतत्वासंबंधी शंकारहीत होण्याकरिता हे समजणे आवश्यक आहे की अक्षरात्मक नाम चिन्मय कसे अस, कसे काय असू शकते तेव्हा आपण कृपया याविषयी स्पष्टीकरण करावे बाबाजी पद्मपुराणात नामाचे स्वरूप सांगितले आहे नाम शुद्ध नित्यमुक्तो अभिनत्वाना मनामना मना मिनोह नाम आणि ना मिनो हो। नाम नामी परस्पर अभे तत्व आहेत म्हणूनच नामी कृष्णाचे समस्त चिन्मय गुण त्यांच्या नामामध्ये आहेत नाम सर्वदा पूर्णतत्व आहे हरिनामामध्ये जड संस्पर्श नाही ते नित्यमुक्त आहे कारण ते माई गुणांद्वारे कधीच आबद्ध होत नाही नाम स्वयंकृष्ण आहेत म्हणून चैतन्य रसाचे घणविग्रह आहेत नाम चिंतामणी आहे त्यांच्याकडे जे काही मागितले जाते ते सर्व काही देण्याचे समर्थ आहेत विजय नामाक्षर कशा प्रकारे माईक शब्दांच्या पलीकडते पलीकडले असते बाबाजी जड जगात हरिणामाचा जन्म झालेला नाही चितकण स्वरूप जीव शुद्ध स्वरूपात अवस्थित होऊन आपल्या चिन्मय शरीराने हरिणामाचे उच्चारण करण्याचा अधिकारी आहे परंतु मायाबद्ध झाल्यावर जड इंद्रियाद्वारे तो शुद्धनाम करू शकत नाही लादिणी शक्तीची कृपा झाल्यावर ज्यावेळी स्वस्वरूपाची प्रक्रिया आरंभ होते त्यावेळी त्याचा नामोदय होतो नामोदय होताच शुद्धनाम मनोवृत्तीवर कृपापूर्वक अवतीर्ण होऊन भक्ताच्या भक्तीद्वारे पवित्र झालेल्या रचनेवर नृत्य करते नाम अक्षराकृती नाही केवळ जड जीवेवर नृत्य करताना ते वर्णाच्या आकारात प्रकट होते हेच नामाचे रहस्य आहे विजय मुख्य नामामध्ये कोणते नाम अतिशय मधुर आहे बाबाजी शतनाम स्तोत्रात म्हटले आहे विष्णुरेकेकैकनामावेदा मतं तादृक नाम सहस्रेण राम समस्मृ स्मृतम पुनः ब्रह्मांड पुराणातही म्हटले गेले आहे सहस्रनामनाम पुन्याम, त्रिरावृत्या तू यत फल एका वृत्त्या तू कृष्ण कृष्ण नामच सर्वोत्तम आहे म्हणूनच आमचे प्राणनाथ श्री गौरांग सुंदर यांनी ज्या हरे कृष्ण हरे कृष्ण इत्यादी नामांची शिकवण दिली आहे त्या नामास निरंतर घेत राहावे विजय हरिणाम साधनाची पद्धती काय आहे बाबाजी तुळशीची माळ किंवा तिच्या अभावी हातावर संख्या ठीक मोजून अपराधांपासून दूर राहून निरंतर हरिणाम करीत राहावे शुद्ध नाम केल्याने नामाच्या फळाची प्रेमाची प्राप्ती होते मोजून हरिणाम करण्याचे तात्पर्य हे आहे की साधक हे समजू शकले की त्यांचे नामानुशील वाढत आहे की घटते आहे तुळशी हरी तुळशी हरीस अत्यंत प्रिय आहे म्हणून तिच्या स्पर्शमात्राने नामाचे अधिक फळ अनुभवता येते नाम करताना कृष्णाचे स्वरूप आणि नाम यात यातून नामजप करावा विजय प्रभो साधन अंग नऊ किंवा चौसष्ट प्रकारची असतात एक अंगर साधनांकरिता वेळ कसा काय काढावा बाबाजी ही काही कठीण गोष्ट नाही चौसष्ट प्रकारची भक्ती अंगे नवधा भक्ती अंतर्गत आहेत श्रीमूर्तीचे अर्चन असो अथवा निर्जनामध्ये निर्जनमध्ये एकांतामध्ये नामाचे साधन असो भक्तीच्या नऊ प्रकारच्या अंगांचे सर्वत्र अनुशील नाम साधन करणे झाले जेथे श्रीमूर्ती नाही तेथे श्रीमूर्तीचे स्मरण करावे आणि त्या श्रीमूर्तीत त्यांच्या नामश्रवण कीर्तनादि रूप नववधा नवधा भक्तीच्या सम समस्त अंगाचे साधन करावे ज्यांची काही सौभाग्यवश नामकीर्तनात विशेष रुची होते ते निरंतर नामकीर्तन करतात याद्वारेच त्यांचे भक्तीच्या समस्त अंगांचे पालन करणे होऊन जाते श्रवण कीर्तन आदी साधनांमध्ये श्री नामकीर्तन सर्वात प्रबळ आहे कीर्तनानंदाच्या समयी दुसऱ्या साधना अंगाचा परिचय व्यक्त न होता देखील हेच यथे आहे विजय निरंतर नाम कसे होते बाबाजी निद्रा काळा उठता बसता खाता पिता किंवा कुठलेही काम करता करता सर्वसमयी नामकीर्तन करण्याचे नाव निरंतर नामकीर्तन आहे नामसाधनात देश काळ अवस्था किंवा सूची असूची संबंधी कुठलाही निषेध नाही विजय अह नाम भगवंताची कृपा असीम आहे परंतु जोपर्यंत आपण आम्हाला निरंतर नाम, नाम, नाम, नाम करण्याची शक्ती प्रदान करीत नाहीत तोपर्यंत वैष्णव पदवी प्राप्त होण्याची कुठलीच आशा नाही बाबाजी मी आधीच सांगितले आहे की वैष्णव तीन प्रकारचे असतात कनिष्ठ मध्यम आणि उत्तम श्री चैतन्य महाप्रभूंनी सत्य राजखां यांना सांगितले होते की जे एकदा जरी कृष्णनाम करतात ते वैष्णव आहेत जे निरंतर कृष्णनाम करतात ते मध्यम वैष्णव आहेत आणि ज्यांना पाहिल्यानेच मात्र दुसऱ्यांच्या मुखातून कृष्णनाम येते ते उत्तम वैष्णव आहेत म्हणून जेव्हा तुम्ही लोक कधी कधी कृष्ण नाम करता तेव्हा तुम्ही लोकांनी वैष्णव पदवी प्राप्त केलेली आहे संबंधी आणखीनही जे, जे काही जाणण्यायोग्य आहे ते कृपा करून सांगावे बाबाजी पूर्ण श्रद्धेने उदित झालेल्या अनन्य भक्तीद्वारे ज्या कृष्णनामाचा उदय होतो त्यालाच कृष्णनाम म्हणतात त्या व्यतिरिक्त जे काही नामासारखे लक्षित होते तो एक तर नामाभास आहे अथवा नामापराध विजय प्रभो हरिनामस साध्य म्हणावे की साधन बाबाजी जेव्हा नाम साधन भक्ती सोबत घेतले जाते तेव्हा त्या नामास साधन म्हणू शकता मग जेव्हा भाव आणि प्रेमभक्ती सोबत घेतले जाते तेव्हा नामासच साध्यवस्तू समजावे साधकाच्या भक्तीच्या अवस्था भेदाणे संकोच आणि विकासाची वेगवेगळी प्रतिती होते विजय कृष्णनाम आणि कृष्ण स्वरूपाचा काही परिचय भेद आहे की नाही बाबाजी नाही काहीच परिचय भेद नाही केवळ एक रहस्य हे आहे की स्वरूपापेक्षाही नाम अधिक कृपा करते स्वरूपाप्रती जो अपराध होतो त्याच स्वरूप कधी क्षमा करीत नाही परंतु कृष्णनाम स्वरूपाप्रती झालेला अपराध तसेच आपल्याप्रती झालेला अपराध अशा दोघांनाही क्षमा करते तुम्ही लोक नामअपराधास योग्य प्रकारे समजून त्यांचे यज्ञपूर्वक वर्जन करून नाम करा कारण निरपराध झाल्याशिवाय शुद्ध नाम होत नाही उद्या नामअपराधाविषयी समजावून घ्या व्रजनाथ आणि विजयकुमार नाममहाम्य आणि नामाचे स्वरूप जाणून श्री गुरुदेवांची चरणधुळू घेऊन हळूहळू बिलवपुष्कर्णीला रवाना झाले तेविसावा अध्याय समाप्त